अध्याय 341 एक्केचाळीसावा नारायण नाम व्युत्पत्ती जन्मेजय म्हणाला हे भगवन शिष्यांसह व्यासांनी विविध नावे घेऊन मधुसूदनाचे जे स्तवन केले त्या भगवन नामांचे अहस्य मला कृपेने उलगडून सांगा भूतश्रेष्ठ नारायणाची नामावली श्रवण करण्याची मला उत्कंठा लागली आहे भगवंतांची नामे ऐकून मी पुनीत होईल व शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे माझा अंतरात्मा निर्मळ होईल वैशंपान सांगतात हे राजा गुणकर्मावरून प्राप्त झालेल्या आपल्या नामावलींचे रहस्य भगवान कृष्णाने फाल्गुनाला प्रसन्न होऊन स्पष्ट करून सांगितले तोच वृत्तांत मी तुला निवेदन करतो ऐक एकदा परवीरांतक अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामांचा यौगिक अर्थ काय याविषयी त्याला प्रश्न केला अर्जुन म्हणाला हे भगवन हे भूतभव्येशा हे सर्वभूतस्रष्ट्या हे अव्यया हे त्रैलोक्य निवासा हे जगन्नाथा हे भूतमात्रांच्या अभयदात्या हे देवाधिदेवा ऋषीश्रेष्ठांनी गुणकर्मावरून वेदामध्ये व पुराणामध्ये जी तुला असंख्य व गूढ नावे दिली आहेत त्यांचा यौगिक अर्थ तुझ्याच तोंडून श्रवण करावा अशी माझी उत्कट इच्छा आहे हे सर्वशक्तमन केशवा तुझ्या वाचून दुसरा कोणी तुझ्या नामावलीचा स्पष्टार्थ सांगू शकेल असे मला वाटत नाही श्री भगवंत म्हणाले बा अर्जुना ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद पुराणे उपनिषदे ज्योतिषशास्त्र सांख्यशास्त्र योगशास्त्र आयुर्वेद इत्यादी ग्रंथांमध्ये विद्वान ऋषींनी माझा अनेक नावांनी उल्लेख केलेला आहे त्यापैकी काही नावे माझ्या अंगच्या गुणावरून मला दिलेली आहेत आणि काही माझ्या कृतीवरून पडलेली आहेत हे अनघा कर्मावरून जी नावे मला मिळाली आहेत त्यांचा यौगिक अर्थ काय तो मी सांगतो एकाग्रतेने आई बाबाने पूर्वी तू माझा अर्धा अंश होतास असो सर्व देहधाऱ्यांचे ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या त्या अनंत कीर्तिमान परमात्म्याला नमस्कार असो गुणातीत आणि गुणात्मक अशा त्या विश्वस्वरूपी नारायणाला नमस्कार असो त्याच्या प्रसादापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला व क्रोधापासून रुद्र निर्माण झाला तोच चराचर सृष्टीचे उत्पत्ती स्थान होय हे सत्वशील श्रेष्ठ सत्वगुणांचे अठरा प्रकार आहेत हा अष्टादश प्रकारात्मक सत्वगुण हीच माझी श्रेष्ठ प्रकृती होय ही पृथ्वी व आकाश यांची मिळून बनलेली असून ती स्वतःचे स्वतःचे योगाने लोकांचे धारण करते ती माझी प्रकृती चिद्रूप अमर व दुर्जय असून ती अखिल जगताचा आत्मा आहे तिच्यापासूनच उत्पत्ती व प्रलय या क्रियांचा उगम आहे तप यज्ञ यजमान पुराण पुरुष किंवा विराट पुरुष ही प्रकृतीपासून भिन्न नाही जगताच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे अधिकारण प्रकृतीच असून अनिरुद्ध या नावाने प्रकृतीचाच उल्लेख करतात हे कमलपत्राक्षा ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे अत्यंत तेजपुंज परमात्म्याच्या प्रसादाने एक कमल उत्पन्न होते आणि त्या परमात्म्याच्याच कृपेने त्या कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न होतो नंतर ब्रह्मदेवाचा दिवस संपवून प्रलयाचा समय आला म्हणजे परमात्मा क्रोधाविष्ट होतो आणि जगताचा संहार करण्यास समर्थ असा रुद्र नामक पुत्र त्याच्या ललाटापासून उत्पन्न होतो हे दोन देवश्रेष्ठ म्हणजे ब्रह्मा आणि रुद्र अनुक्रमे परमात्म्याच्या प्रसादापासून व क्रोधापासून उत्पन्न होऊन परमात्म्याच्या आज्ञेने ती ती वेळ आली म्हणजे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो व रुद्र संहार करतो सर्व प्राण्यांना वरप्रदान करण्याचे सामर्थ्य जरी त्या दोघांचे अंगी आहे तरी ती परमात्म्याच्या हातातील बाहुलीच होत यापैकी रुद्राला कपर दिन असे नाव आहे त्याला जटा आहेत तथा ती केव्हा केव्हा त्याचेशीर मुंडन केलेलेही दृष्टीस पडते त्याला श्मशानात वास करण्याची आवड असून तो उग्रव्रते आचरण करतो तो परमदारुण योगी आहे दक्षयज्ञाचा विध्वंस करणारा व भगाचे नेत्र फोडणारा रुद्र तो हाज हे पंडुनंदना रुद्र हा नारायण स्वरूपीच आहे हे पार्था युगायुगाचे ठिकाणी देवादिदेव महेश्वर रुद्राचे पूजन केले म्हणजे सर्वव्यापी नारायणाचे पूजन केल्याप्रमाणेच आहे हे पांडुकुमारा अखिल विश्वाचा आत्मा मी आहे व रुद्र माझा आत्मा आहे म्हणून मी रुद्राची प्रथम पूजा करतो मी जर त्या वरदायक व सर्वशक्तिमान शिवाचे पूजन केले नाही तर माझेही कोणी पूजन करणार नाही असे मला पुरे माहीत आहे मी जो कित्ता घालून देईन तोच सर्व वळवणार आणि जे आपण प्रमाण मानतो त्याविषयी पूज्यभाव असलाच पाहिजे म्हणून मी रुद्राचे संपूजन करतो ज्याने स्वरूप ओळखले त्याला माझ्या स्वरूपाचेही ज्ञान झालेच जो रुद्राचा मागून गेला तो माझ्या मागून आल्यासारखेच आहे रुद्र व नारायण हे वस्तुत एकरूप आहे हे, हे कोणते दोन भिन्न स्वरूपाने या जगतात हे रुद्र नारायण रूप दृगोचर होते एवढेच सर्व व्यक्त पदार्थांना व्यापून त्यांसे हातून या चा सूत्र चालनाने निरनिराळी कर्मे घडतात हे पंडुपुत्रा रुद्रा वाचून अन्य कोणी मला वरदान देण्यास समर्थ नाही हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे प्राचीनकाली पुत्रप्राप्तीसह मी स्वतः रुद्राची आराधना केली आहे म्हणजे मी आपली स्वतःचीच आराधना केली विष्णू आपल्या वाचून अन्य देवाला नमस्कार करीत नाही म्हणूनच रुद्राची मी भक्ती करतो कारण रुद्र मतस्वरूप आहे ब्रह्मदेव रुद्र इंद्रादी सर्वदेव व ऋषी हे सुर्यश्रेष्ठ नारायणाचे पूजन करतात हे भारता वर्तमान भूत व भविष्य या त्रैकालीन भूतांचा श्री विष्णू हा अग्रणी असल्यामुळे त्याची सेवा व पूजा नेहमी करीत जावी हव्य देणाऱ्या विष्णूला नमस्कार कर सर्व संरक्षक परमात्म्याला नमस्कार कर वरदात्या विष्णूला नमस्कार कर हे कौंतय्या हव्य कव्य भोगत्या नारायणाला नमस्कार कर माझे चार प्रकारचे भक्त आहेत हे मला माहीत आहे त्यापैकी दुसऱ्या देवाकडे न पाहणाऱ्या अनन्न भावाने जे माझी एकांतिक भक्ती करतात ते सर्वात श्रेष्ठ होत माझी प्राप्ती व्हावी हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे जरी त्यांनी कर्माचरण केले तरी ते फलेच्छा धरित नाहीत बाकीचे तीन प्रकारचे जे भक्त ते कर्मफलाची इच्छा धरून भक्त्यादी कर्मे करीत असतात त्यांना उत्तम गती मिळते परंतु पुण्यसंचय सरताच त्यांना परत जन्ममरणांच्या फेऱ्यात यावे लागते जे जागृत राहून निरीच्छेने भक्ती करतात त्यांना मात्र श्रेष्ठ कैवल्यपदाचा लाभ होऊन पुनरावृत्ती घडत नाही जो जागृत राहून फलाशक्ती न ठेवता कर्मे करतो तो ब्रह्मदेवाला भजो महादेवाला भजो अथवा अन्य कोणाला भजो तो शेवटी मलाच येऊन मिळाव्यात याप्रमाणे हे पार्था माझ्या भक्तांमध्ये भेद कोणता हे मी तुला विशद करून सांगितले हे कोणते या तू व मी हे नर व नारायण या नावाने प्रसिद्ध होतो आणि भूभार उतरण्याकरता आपण मनुष्यजन्म घेतला आहे हे भारता अध्यात्मयोग मला माहीत असून मी कोण व कोठून आलो हे मी जाणतो मला निवृत्ती धर्म ठाऊक असून भूतमात्राचे व्यावहारिक कल्याण कशात आहे हेही मला अवगत आहे मी सनातन असल्यामुळे सर्व मनुष्यांचा विसावा असे मला म्हणतात आप म्हणजे उदक हे शरीराचे वाचक असे श्रुतीत सांगितले आहे आणि शरीराची उत्पत्ती नर म्हणजे जीवाने अविद्याकल्पित केली असल्याने आप आणि शरीर याला नारा असे म्हटले आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरे हेच माझे अयन म्हणजे वस्तीस्थान असल्यामुळे मला नारायण असे म्हटले आहे पार्था सूर्याप्रमाणे मी आपल्या किरणांनी तेजांनी सर्व विश्व व्यापून टाकतो व सर्व भूतांचे माझे ठिकाणी वास्तव्य आहे म्हणून मला वासुदेव असे म्हणतात हे भारता भूतमात्राचा मी ध्यान विषय ध्येय असून निर्मता ही मीच है तसेच हे पार्था पृथ्वी व अंतरिक्ष सून, ते का हे भारता, भूत अखेर ते मीच। मी व्यापून टाकलेज ही अलौकिक है भारत भूतम्र अखेर ज्या इच्छा करता मी सर्व विश्व व्यापले है मनुन माला विष्णु नाव मिला अर्जुना इंद्रियिग्रह दम करी मिला इच्छा करता व पृथ्वी आणि स्वर्ग मीत असून यामधील अंतरिक्षही मीच आहे यासाठी मला दामोदर असे म्हणतात पृष्णी शब्दाने अन्न वेद आप व अमृत या चतुष्ट्याचा बोध होतो व या चारही वस्तू नेहमी माझ्या उदरात असल्यामुळे मला पृष्णीगर्भ अशी संज्ञा देतात ऋषी सांगतात की एकेवेळी एकत व या ऋषीद्वयाने त्रित नामक आपल्या बंधूला कुपात लोटून दिले तेव्हा हे पृष्णीगर्भा कुपात पडलेल्या त्रिताचे रक्षण कर असे म्हणून ब्रह्मदेवाचा आद्य पुत्र जो ऋषी श्रेष्ठ त्रित याने पृष्णीगर्भ नामाने मला हाक मारल्यामुळे त्याची कुपातून सुटका झाली असे या माझे नामाचे महात्म्य आहे अर्जुना जगताला प्रकाश देणारा सूर्य चंद्रमा व अग्नि यांचे जे किरण ते माझे केश असल्यामुळे सर्वज्ञा त्या द्विजोत्तमानी मला केशव हे नाव दिले पूर्वी महात्म्या उतथ्य ऋषीपासून त्याची पत्नी गरोदर राहिली पुढे देवांच्या मायेने उतथ्य ऋषी अंतर्धान पावले असता बृहस्पती त्या महात्म्याच्या पत्नीपाशी आले याप्रमाणे ते ऋषीश्रेष्ठ बृहस्पती मैथुनेच्छेने त्या उतथ्य पत्नी समीप आले असता पंचमहाभूतांपासून बनलेल्या तिच्या शरीरातील गर्भ त्यांना बोलला हे वरद मी गर्भामध्ये आधीच प्रवेश केला असल्यामुळे माझ्या मातेस त्रास देऊ नये बृहस्पतींना हे गर्भाचे भाषण ऐकून क्रोध आला व क्रोधाच्या भरात त्यांनी शाप दिला की मैथुनेच्छेने मी येथे प्राप्त झालो असता तू मला प्रतिबंध केलास याकरता माझ्या शापाने तू अंध होशील यात कदापि बदल होणार नाही बृहस्पतीच्या या शापवाणीने तो उतथ्य ऋषीचा पुत्र अंधच जन्मास आला आणि तो भहुतकालपर्यंत अंध राहिला यामुळेच त्याला दीर्घतमा असे नाव पडले नंतर सांगोपांग चारही सनातन वेदांचे अध्ययन केल्यावर त्याने केशव हे माझे गुजे नाव घेऊन माझी भक्ती केली वेदोपनिष्ठ विधीने केशव नामाता जेव्हा त्याने एकसारखा जयघोष चालवला तेव्हा त्याचे अंधत्व जाऊन त्याला दृष्टी प्राप्त झाली व पुढे त्याला गोतम या नावाने संबोधू लागले बा अर्जुना हे माझे केशव हे नाम देव व महात्म्य ऋषी यांच्यापैकी जो जो कोणी उच्चारील त्याला त्याला ते नाम दीर्घतम्याप्रमाणे वरदाई होईल अग्नि व सोम यांचा संयोग होऊन एक वस्तू बनते या कारणाने सर्व चराचर सृष्टी अग्नि सोममय आहे असे म्हणतात पुराणामध्ये अग्नी व सोम हे एकोद्भव असून त्यांचे संयोगापासून कोणतेही कार्य निष्पन्न होते असे वर्णन आहे तसेच अग्नीला सर्वदेवांचे देवांचे मुख मानतात एक स्वरूपाच्या कार्यक्षमतेमुळे अग्नि व सोम या दोन्ही देवता परस्पर मित्रत्वाने राहून जगाचे संरक्षण करतात ओम तत्स